अध्याय पंधरावा कृष्ण विराने व्यचित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण सूत म्हणाले भगवान श्रीकृष्णांचा प्रिय मित्र अर्जुन आधी श्रीकृष्णांच्या विराहाने कष्टी झाला होता त्यात राजा युधिष्ठिराने त्याची विषादग्रस्त अवस्था पाहून त्याविषयी अनेक प्रकारच्या शंका उपस्थित करून प्रश्नांची सरबत्ती केली शोकामुळे आधीच अर्जुनाचे मुख आणि मन चुकू गो भगवान श्रीकृष्ण ध्यान इतका गेला होता कि आपल्या की का ही उत्तरे दे आप दृष्टिपसून श्रीकृष्ण दूर कारण अर्जुन बाढ़ चलने प्रेमा के उत्कंठे ने व्याक होता रथ हाकने फिरावयास जाने इत्यादि वे भगवंत जी मित्रता अभिन्न हृदयता और प्रेमयुक्त व्यवहार के होते त्यांची त्याला वारंवार आठवणी येत होती मोठ्या कष्टाने त्याने आपला शोक आवरला हाताने डोळे पुसले आणि सदगदित कंठाने आपले थोरले बंधू युधिष्ठिरात अर्जुन म्हणाला महाराज माझे मामेभाऊ किंवा अत्यंत घनिष्ठ मित्र असलेल्या श्रीकृष्णांना मी मोकलो आहे देवांनाही आश्चर्यचकित करणारा माझा पराक्रम श्रीकृष्णांनी माझ्यापासून काढून घेतला आहे प्राण निघून गेल्यानंतर जसे हे शरीर मृत म्हणून ओळखले जाते द्रौपदी स्वयंवराच्या वेळी द्रुपदाच्या घरी आलेल्या काम उन्मत्त राजांचे तेज मी हिरावून घेतले होते धनुष्याला बाणून मत्स्यभेद केला आणि द्रौपदीला प्राप्त करून घेतले त्यांच्या केवळ सान्निध्यामुळे मी सर्व देवतांसह इंद्राला आपल्या बलाने जिंकून अग्नीला तृप्त करण्यासाठी त्याला खांडवन दिले आणि मय नावाच्या दानवाने निर्माण केलेली कला कुसरयुक्त अशी मायामय माया सभा प्राप्त केली तसेच आपल्या यज्ञामध्ये सर्व दिशातून राजे लोकांनी येऊन अनेक प्रकारच्या भेटी आपल्याला अर्पण केल्या दहा हजार हत्तींची शक्ती आणि पराक्रम असलेल्या भीमसेन या आपल्या धाकट्या आणि थोरल्या भावाने मस्तकावर पाय ठेवणाऱ्या राजांना जरासंधाने महाभैरव यज्ञामध्ये बळी देण्यासाठी म्हणून बंदीबान केले होते त्या अनेक राजांना भीमाने मुक्त केल्यामुळे त्या सर्व राजांनी आपल्या यज्ञात अनेक प्रकारच्या भेटे आणून दिल्या होत्या पत्नीची महाभिषेकाने अश्रू उघडले तिचे ते, ते दुःख पाहून त्या श्रीकृष्णांनी त्या दुष्टांच्या स्त्रियांना वैधव्यामुळे केस सोडणे भाग पाडले वनवासात असताना आपला वैरी दुर्योधराने षडयंत्र रचून दहा हजार शिष्यांसह दुर्वास ऋषींना भोजनास पाठवून आपल्याला संकटात टाकले होते त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीच्या थाळीत शिल्लक असलेले भाजीचे एक पान स्वतः खाऊन आमचे रक्षण केले कारण श्रीकृष्णांनी असे केल्यानंतर नदीत ना स्नान करणाऱ्या मुनींना असे वाटले की आपणच काय सगळे त्रैलोक्य जेवून झाले आहे त्यांच्या प्रतापानेच मी युद्धामध्ये पार्वतीसह भगवान शंकराने आश्चर्यचकित केले तेव्हा त्यांनी आपले पाशुपत नावाचे अस्त्रिबर दुसऱ्या लोकपालांनी प्रसन्न होऊन आपापली अस्त्रे मला दिली एवढेच काय त्यांच्या कृपेने मी या शरीराने स्वर्गात गेलो आणि इंद्राच्या सभेत त्याच्या बरोबर त्याच्या श्रेष्ठ अर्ध्या आसनावर बसण्याचा मान मिळवला मी स्वर्गात काही दिवस राहिलो तेव्हा इंद्रा सह सर्व देवांनी त्या पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी मला अनाथ केले महाराज भीष्म दोन इत्यादी पराजित न होणाऱ्या अशा महा महान सत्यांनी पूर्ण अपाट समुद्रासारखी कौरवांची सेना दुस्तर केली परंतु कडून के राजा विराटाच्या सर्व गायी घेऊन आलो होतो त्याचबरोबर त्यांच्या मस्तकावर चमकणारे रत्नमय मुकुट अंगावरील अलंकारांसह काढून आले होते हे बंधू कौरवांची सेना भीष्म कर्ण द्रोण शल्य तसेच इतर मोठ मोठे राजे आणि क्षत्रिय वीरांच्या रथांनी शोभत होती त्यांच्याकडे जाताना माझ्या पुढे राहून त्या आपल्या दृष्टीने त्या महारथी राजांचे आयुष्य मन हो आणि बल हिरावून घेत होते द्रोणाचार्य भीष्म कर्ण भुरीश्रमा सुशर्मा शल्य जयद्रथ आणि बांधी इत्यादी वीरांनी कधी नेम न चुकणारी अस्त्रे माझ्यावर टाकली होती परंतु ज्या प्रमाणे हिरण्य कश्यपू इत्यादी श्री कृष्णांच्या बाहुबुलाच्या छत्रछायेत राहण्याचाच हा प्रभाव होता श्रेष्ठ पुरुष संसारातून मुक्त होण्यासाठी ज्याच्या चरण सेवा करतात स्वताहा सु भक्ताला देऊन टाकणाऱ्या त्या भगवंतांना मी मूर्खाने माझा सारथी बनवले ज्यावेळी माझे घोडे थकत होते आणि मी रथातून उतरून खाली जमिनीवर उभा राहत होतो त्यावेळी शत्रुपक्षातील महारथी माझ्यावर प्रहार करत नसत कारण श्रीकृष्णांच्या प्रभावानेच त्यांची बुद्धी निकामी होत होती अहो महाराज माधवांचे ते मनमोकळे आणि मधुर हास्य विनोद प्रचूर आणि हृदयस्पर्शी भाषण तसेच त्यांचे मला पार्था अर्जुना सख्या कुरुनंदना इत्यादी संबोधनाने बोलावणे हे सर्व आठवून माझे हृदय व्याकुळ होत आहे झोपणे बसणे फिरायला जाणे आपापसात आप गोष्टी करणे भोजन इत्यादी समयी आम्ही बहुधा एकत्रच असायचो मी चेष्ट करिताना म्हणत असे मित्रा तू तर मोठा सत्यवचनी आहेस त्यावेळी तो महापुरुष आपल्या उदार मनामुळे ज्याप्रमाणे मित्र सहन करतो त्याप्रमाणे मित्र नव्हे तर माझे हृदयच होता त्या पुरुषोत्तम भगवंतांना मी कायमचा अंतरलो आहे भगवंतांच्या पत्न्यांना द्वारकेतून मी माझ्या बरोबर रक्षण करीत घेऊन येत होतो परंतु वाटेत दुष्ट गोपांनी मला एखाद्या दुर्बलाप्रमाणे पराभूत केले माझे गांडीव धनुष्य तेच आहे बाण तेच आहेत रथ घोडे तेच आहेत आणि तो रथे अजूनही मीच आहे ज्याच्या समोर मोठमोठे राजे नतमस्तक होत होते जसे राखेत टाकलेली तुपाची आहुती कप्पाने केलेली सेवा आणि रेताड जमिनीत पेरलेले बीज व्यर्थ होते तसे श्रीकृष्णांखेरी हे सर्व शून्यवत झाले आहे महाराज आपण द्वारका निवासी आपल्या स्वृधांविषयी विचारले ते ब्राह्मणांच्या शापाने मोहग्रस्त होऊन वारुणी नावाची मदिरा पिऊन मदो आणि अपरिचित लढले तसेच लभाण्याने मारपीट करून सर्वच्या सर्व, सर्व नष्ट झाले त्यांच्यापैकी केवळ चार पाच जणच जिवंत आहेत मस्तभिक ही त्या सर्व भगवंताचीच लिला आहे या बलवान एक दुसऱ्याच्या जीवावर उठतात त्याचप्रमाणे अतिशय बलवान आणि मोठ्या यादवांकडून भगवंतांनी दुसऱ्या राजांचा संहार कर यादवांचा यादवांकडूनच संहार करून पूर्णपणे पृथ्वीचा भारला भगवान श्रीकृष्णाने मला जो उपदेश केला होता तो देश काल आणि हेतूला अनुसरून त्या उपदेशाचे स्मरण होताच चित्त हरकून जाते सूत म्हणाले याप्रमाणे अत्यंत प्रेम भरल्या अंतकरणाने भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे चिंतन करता करता अर्जुनाची चित्तवृत्ती अत्यंत निर्मल आणि शांत झाली भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचे सारे विकार नाहीसे झाले अर्जुनाला युद्धाच्या प्रारंभी भगवंतांनी दिलेल्या गीता ज्ञानाचे काळामुळे आणि मध्ये अनेक कर्मे केल्याने प्रमाद घडून विस्मरण झाले होते त्याचे पुन्हा स्मरण झाले ब्रम्हानाच्या प्राप्तीने मायेचे होऊन त्याला गुणातीत अवस्था प्राप्त झाली सूक्ष्म शरीर आणि तो शोकापासून आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमचा मुक्त झाला भगवान स्वधामाला गेल्याचे आणि यदुवंशाचा संहार झाल्याचे ऐकून स्थिर बुद्धी केला नाश गमनाचे वृत्त स्वर्गारोहण कर निशाम जगह निरोप घोकने भगवान श्रीकृष्ण ज्यादा यादव शरीराने पृथ्वी वार हलका शरीर का अशा रीति का दृष्टी सारे प्रमाण जत्स्य इत्यादि रूपे धारण करता नदृश्य कर प्रमा ज्यादा शरीराने पृथ्वी वार नहीं होता ते शरीर अदृश्य के लिए ज्यादा मधुरलीला श्रवणीय श्रीकृष्ण अविवेकी कलिगपि आगमन युधिष्ठिरपासपून रहें नगर घरे तसे प्राण मध्य लोभ असत्य कपट हिंसा इत्यादि प्रकार अधर्माचा वाढता प्रभाव निर्माण झाला आहे तेव्हा त्यांनी महाप्रस्थान करण्याचा निर्णय घेतला समुद्र वलयांकित पृथ्वीच्या सम्राट पदावर बसविले त्यांनी मथुरेत अनिरुद्ध पुत्र वज्र याचा शूर सेनाधिपती म्हणून अभिषेक केला त्यानंतर समर्थ युधिष्ठिराने प्राजापत्य प्राजापत्यज्ञ करून आहवनीय इत्यादी अग्निंना आपल्या मध्ये आपली सर्व त्या अहंकार रहित होऊन सर्व बंधनातून ते मुक्त झाले नंतर त्यांनी वाणीला मनात मनाला प्राणात प्राणाला अपानात आणि अपानाला त्याच्या क्रियेसह मृत्यूत आणि शेवटी मृत्यूला पंचमहाभूतमयला अविनाशी ब्रह्मात विलीन केले त्यानंतर त्यांनी शरीरावर वलकरे धारण केली अन्न पाण्याचा त्याग केला मौन धारण केले केस मोकळे सोडले आणि जड उन्मत्तारख्या रूपात ते राहू लागले पाहता बहिर्याप्रमाणे ज्याला प्राप्त केल्यानंतर पुन्हा जन्माला यावे लागत नाही त्या परब्रह्माचे हृदयात ध्यान करीत ते उत्तर दिशेकडे निघाले यापूर्वी मोठमोठे महात्मे तिकडेच गेले होते अर्जुन इत्यादी असे सर्व आता युधिष्ठी पृथ्वी गीवना चेप्त करते चरण कमला प्राप्ति कर असे ते चरण धारण केले। शुद्ध झाली आणि केवळ निष्पाक पुरुषच जिथे स्थिर होतात त्या भगवान श्रीकृष्णांच्या सर्वोत्कृष्ट स्वरूपात ते अनन्य भावाने स्थिर झाले विषयासक्त पापी मनुष्याना कधीही प्राप्त न होणारी गती त्यांना आपल्या विशुद्ध अंतकरणामुळे प्रेमावशात मुग्ध भगवन्मय झालेल्या विदुरानेही आपल्या शरीराचा प्रभास क्षेत्रात त्याग केला त्यावेळी त्यांना न्यावयास आलेल्या पितरांसह तो आपल्या यमलोकाला गेला द्रौपदीने पाहिले की आता पांडवांना काहीही अपेक्षा राहिली नाही तेव्हा ती अनन्य प्रेमाने भगवान श्रीकृष्णांचे चिंतन कडी त्यांच्याशी एकूप झाली प्रिय भक्त पांडव यांच्या महाप्रयाणाची ही परमपवित्र आणि मंगलमय कथा जो पुरुष श्रद्धेने ऐकेल तो निश्चितच भगवंतांची भक्ती आणि मोक्ष प्राप्त करून घेईल अध्याय पंधरावा समाप्त